एकोणतीसाव्या भूमीच्या स्वरूपाचा आणि मुख्यतः अभाव स्वरूपाने त्याचं वर्णन करतात म्हणजे अविद्येच अत्यंत अभाव रूपत्व इथे ज्ञानेश्वर महाराज सांगताय याबाबत अनेक खुलासा करण्याची गरज आहे तो खुला सा शर्ते शेवटी में करना या या अवतरण मे अविद्य अभाव रूपत्व अर्थात अजात स्वरूप अजात पुत्री है अर्थात अविद्यमान कन्या कारण अविद्यमान कन्या विचार तुम्ही कसा करताय गमतीदार असं महाराजांचं म्हणणं ही जर कन्या नाम अविद्या अविद्यमान आहे ती जर अस्तित्वात शब्द करतो हे बोलणं योग्य ठरेल म्हणून एखाद्या वंद्या पुत्राने शशशृंगाच्या बाणानेला मारलं किंवा मा शशंगाच्या बाणाने आम्ही वंद्या पुत्राला मारल असा वाकप्रयोग जर आपण केला तर तो जेव्या योग्यते हुए योग्यते हमें शब्द ने आविद्यू निवृत्ति के लिए दृष्टि अत्यंतभाव रूपाने अनादि है नहीं पने जी हो अनाद्या संसार वृक्ष संसार वृक्षाच कारण माया ही नहीं पा अत्यंत अभाव रूपाने अनादि है मौली प्रतिपादन आत्मदृष्टि ने विद्या लाग लाग है, है विनाश करना जी ने तर्क विचारा ने तर्क बे विनाश करना शब्द नीव्युसे ज्ञानेश्वर महाराज भाषा जरतरी भाषा आहे हे मात्र ध्यानात ठेवायचं आणि मग ऐकायचं परत म्हणतात इंद्रधनु किंवा इंद्रधनुष्य दृगोचर होत असत आता हे हल्लीचे जे तज्ज्ञ लोक आहेत ते म्हणतात बाबा पावसाचे थेंब पडत असताना त्याच्या पल्लीकडनं तो सूर्य किरण आला पाण्याने त्याच पृथककरण केलं त्या मध्ये सात रंगांचा तो, तो विशेष विभाग वेगळा झाला आणि मग आपल्याला इंद्रधनुष्याची प्रती त्याली संगती काहीही असो अपने सामती है इंद्रधनुष दृर तरीपन की गरज नहीं कारण प्रति मात्र सत्ता वस्तुस्थिति ने तिथे का वास्तविक तिथे धनुष्य धनुर्धारी पुरुष ने जो आता एख्या धनुर्धारी शूर पुरुषा ने धनुष्यात्यंजा लिख सजन तो, तो सज्ज करू शक नहीं का करू शक नहीं वस्तुस्थिति तिथे धनुष्य नहीं जर धनुष्य तिथे गोष चलिए धनुष्य जर नहीं मीर पुरुष तथे करना है घतुना धनुर पुरुष कर आतापर्य प्रत्येक ने काम के प्रतिती मात्र सत्ता असल्या कारणाने त्याला पुणे आतापर्यंत प्रवृत्त झाला नाही धनुष्याला घेण्यासाठी ती गोष्ट असा शूर पुरुष नाही कि जो याला सज्ज करून वापरणार नाही कोणाबर त्या शूर पुरुषाने वापरलं नसतं उत्तर आहे सगळ्यांनी वापरलं असत पण वस्तुस्थितीने ते आस्त दर्ज गोष्ट वस्तुस्थितीने तो नाहीच आहे अगस्तीची कौतुका असेच दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे त्याच कारण असता असल्या कारणाने ते व्यावहारिक नसल्या त्याचा वापर करतायत कारण समान सत्तेतले सदार्थ साधक बाधक होतात असाही एक नियम आहे त्या नियमाला धरून मानात असं सांगतात संसार वृक्षाच वर्णन केल्यावरही त्या प्रसंगी जेव्हा संपूर्ण संसार वृक्षाच वर्णन झालं तेव्हा सरते शेवटी मावली असं म्हणते तुझा अनपोटी हे एवढे धाड उत्पाटी कण असे असा कोण आहो कि जो या संपूर्ण वृक्षाचा विनाश करी असं तुला कदाचित वाटेल पण तू याच्याबद्दल मनामध्ये चिंता करू नकोस झणी हा भाव हळू हा हळूवट भाव हा न्यूनगंड तू तुझ्या तु मनामध्ये धारण करशील पण करू नकोस का त्याच कारण आहे गंधर्व दुर्ग पाडावे काय शश विषाणू मोडावे होवावे मग तोडावे खपूश पिअरे गंधर्व दुर्ग अगोदर असायला होत तर मोडायची गरज विषाण असावं तर त्याला मोडायची गरज पुष्प असावं तर मग तोडायची यांच्या निवृत्तीसाठी तुला विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही त्याप्रमाणे अर्जुना हे लक्षात ठेव की हा जो संसार वृक्ष दिसतोय हा सुद्धा जसा आम्ही प्रतिपादन केला केला प्रतिपादन ने थोडा न वेळ कारण असणारी माया याच उपादान कारण असणार अज्ञान म्हणा अविद्या म्हणा ती माया जर खरोखरी आम्ही सांगितल्याप्रमाणे स्वरूपाची, असता हे आत्ता वर्णन केल्याप्रमाणे तर मग ज्ञानेश्वर महाराजांनी थोडस स्पष्ट रीतीने तिथे म्हटलेलं आहे कोणाचे निसंताने निपजती तया उन्हे अगदी थोडस परखड आहे पण त्याला इलाज मी महाराज म्हणतात अशा संसार वृक्षाला जर खरोखरी सत्यत्व असतं आम्ही ज्याप्रमाणे विस्ताराने वाढीने त्याच वर्णन केलं तेवढा त्याचा वाढ विस्तार आणि तो जर सत्य असता तर कोणाच्या मायेच्या पोताकडून त्याच उन्मळून घडलं असतं त्याच उत्तर कोणाकडून त्याचं उन्मळून घडलं नसतं का त्याच कारण तो वस्तुस्थितीने तसा नाही म्हणून असता तर खरोखरीच घडलं नसतं सत्य पदार्थाची निवृत्ती कोण करू शकतो कोणी करू शकत नाही असं घडल्या कारणाने हे मातयाचे कार्य एक येतो की महाराज म्हणतात मूळ जर अज्ञानाचे खोटा असेल तेच जर मिथ्या असेल तर त्याचं कार्य कसं असेल म्हणून संसार वृर्कोची सतुके वावची का संपूर्ण हा संसार वृक्ष सो, सो, सो, तो जसा संभवत कारणासह अभाव रूप आहे तर मग तिचा शब्द विनाश करतो ही गोष्ट कशी संभवेल तो संभवणार नाही हे त्याच थोडक्यात उत्तर काय शक्य कसस्ती सगळीच्या सगळी पिऊन टाकल्या असती तर अगस्त ऋषीचं वर्णन आपण ऐकलेलं आहे कि अगस्त ऋषीने संपूर्ण समुद्र प्राशन करून माझ्या मनात संपवला ते ठीक आहे समुद्र ज्या सत्तेत होता त्याच सत्तेतले अगस्त्य ऋषी होते त्यांनी आपल्या सामर्थ्याने संपूर्ण समुद्र आचमनात पार करून टाकला ही गोष्ट जरी खरी असली तरी कौतुकाने ते अगस्त्य ऋषी आणि प्राशन करायला बसले पण हा जो वास्तव समुद्र आहे तो वास्तव समुद्र नव्हे मृगजळाचा समुद्र तो प्राशन करायला बसले कौतुकाने का होत नाही गोष्ट जरी गमतीदार असले तरी कौतुकाने का होत नाही जर हे प्राशन करायला बसले आणि अगस्त ऋषीने जर हा मृगजळाचा समुद्र फार पिऊन अगदी संपवून टाकला असता तर मात्र कारण मृगांबू हा अगस्त ऋषीने पिण्या इतक्या योग्यतेचा नाही आहे त्या उदकाला त्या पाण्याला ती योग्यता नामहारिक सत्ता नाही आहे मृगजळ म्हटल्यानंतर ते प्रातिभाषिक असल्या कारणाने त्या प्रातीभासिक पाण्याच्या संचयाला हा अगस्त्य ऋषी त्याच पान करायला प्रवृत्त होईल तर समुद्र प्राशन केला त्यात मृगजळाला प्राशन करायला किती किती लागणार आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी वस्तुस्थितीने मृगजळाला सत्ता नसल्यामुळे त्याच प्राशन करणं हे त्या अगस्त्य ऋषीकडनं जितक दृष्टांतात असंभवनीयत्व आहे तितक असंभवनीयत्व दाष्टांतात असं समजेल मृगजय आणि आगस्त्य दोघांनी एकता विषम आहे ते तो कधीच प्राशन करणं शक्य नाही कदाचित तर मार होईल अविद्या निवृत्त होईल हे म्हणणं योग्य आहे की दोन्ही असं भोवी बोलाची ओळख अशी अविद्या असते जेवढी जाऊ नका आगी बिंद्र काय जर खरोखरीच असा असेल कि सगळ्या वेगानुकूल एखादा तर्कर्क त्याच्याबद्दल वेगानुकूल म्हटल्यामुळे विराम पाहाव पण सतर्काचा अनुसंधान करावं असं आचार्य म्हणतात तेव्हा सतर्काचा अनुसंधान करायला एखादा मनुष्य प्रवृत्त झाला अवघे शब्दरूप एखादा वेदानुकूल सतर्क मांडायला प्रवृत्त झाले आता अयुद्या निवृत्त व्हायला काय हरकत आहे महाराज काय हरकत नाही आमची हरकत असेल काय करत सतर्क आहे आणि त्यामुळे जर अयुद्या निवृत्त होत असेल तर काय म्हणणं नाही पण अयुध्या ही अत्यंत अभाूप आपल्या कारणाने तिचा विनाश आता संपादन करीन तिथं विनाश करील ही गोष्ट खोटी का जर खरोखरी असं करेल कस गंधर्व नगर नगर अग्नि संयोग हो ने अग्नियोग हो ने अग्नि संबंधा ने जो धोन हो गंधर्व नगरा धोरण अग्नि संयोग ने कभी ही शक्य नहीं क्या शब्दाने आयु देवृत्ति कभी ही शक्य नहीं कहा शब्दा भावित नगरा का मवी देता विनाश त्यावे संभवल ज्यावेळी अविद्येला कधी अस्तित्वात अविद्यारी अभाव असे कधी संभवत जाणणे संयोगाने पण गंधर्व नगर हे अभावरूप असल्यामुळं त्याला अग्निय संयोगाने जाळणं कधीच शक्य नाही हे शिक्षक अग्निच पद्धतीने अभिद्येला अभावरूप आता असल्यामुळे सतर्ने श्रुत्तीनुकूल करतानी वास्यामुळे निवृत्त करणं कधीच शक्य नाही गंधर्व नग्ने एवढं वाचारंभरेल वाद व्यवहार करेल पण वाद व्यवहार धरून वस्तुस्थितीने गंधर्व नर नाही त्याला अग्नियसहयोगाने घडण संभवत नाही त्याप्रमाणे अविद्या वस्तुस्थितीने नाही मग वस्तुस्थितीने जर अविद्यात नाही शब्दाने वार शब्दा तो असलेल्या त्याचा विनाश संभाववेल हे काही कितपत बरोबर असणार आहे त्याचं उत्तर आहे ते मुच बरोबर असणार केवळ बोलणे गरेल मात्र आता काय बोलण्याला काही अस्तित्वाची गरज आहे असं त्याचा अर्थ मी वंदासूत्र व्यवहार कसा वाहवात्र व्यवहार होऊ शकतो त्या पद्धतीने गंधर्व नगर अग्नियसयोगाने जाळणं देणं अशी बातमी छापायला सुद्धा आमची ही वस्तुस्थितीने गोष्ट घडणार नाही असंभवणी असंभवनीयता ज्ञानेश् महाराज दृष्टान भाषव्रत स्वरूप भाषव्रत स्वरूप घर अंधकार निवृत्त कर स्वतंत्र भाषव्रत स्वरूप दीप अंधकाराचा सद्भाव असेल तर तो त्याचा विनाश करीत पण मग त्याने नाश केला असता ही गोष्ट खरी आहे पण प्रदिष्ट अत्यंत भासव स्वरूप असतात आता जर दीप असेल तर त्याच्या समोर कधी अंधार आलाच नाही त्याच्या समोर कधी अंधाराचा अस्तित्व सिद्धच होत नाही तर मग त्या दीपाने अंधार नसा केला नाही म्हणजे कसं संभवेल तर संभवणार नाही अगदी त्याच प्रमाणे हवी त्या स्वरूपाने असायला हवी होत्यावर तिला अंशतः पण अस्तित्व असायला पाहिजे होत अंशत ही जर तिला अस्तित्व नाही तर मग शब्दाने तिचा विनाश केला त्याचा आम्ही विनाश केला हवी त्या आता फार नाहीशी झाली तिचा अत्यंत विनाश झाला हे म्हणणं कसं संभवेल तर संभवणार नाही ती भावरूप असाव्या असायला हवी होती मग मात्र तुमचं म्हणणं हे संभवलं असतूप नसून ती अत्यंत भावरूप असल्यामुळे शब्दाने तिथे दीपा समोर अंधार कधीच येत नाही म्हणून विनाशाचा प्रश्न उद्भवत नाही त्याचप्रमाणे अस्तित्व नसल्यामुळे शब्दाने वा तर्काने श्रत्यनुकूल तर्काने तिचा विनाश हे म्हणणं हे संभवत नाही पहावया अर्थ असाय सगळं सपोज वर्गातलाय समजा काय समजा नाही असं शक्यच नाही तर समजा काय पण ते समजा का असंच असाय की वस्तुस्थिती नाही म्हणून समजा त्यापैकी कदाचित असा एक प्रसंग उद्भवला म्हणजे प्रसंग शब्दाचा अर्थ असाय की जी गोष्ट सदा घडत नाही त्याला प्रसंग असं म्हटलं जात तर प्रसंग असं घडलं की दिवस उदयाला आलाय किंवा नाही त्या दिवसाला ना पाहण्यासाठी म्हणून सूर्याला पाहण्यासाठी म्हणून जो तो अंधाराने पूर्ण आता आच्छादन केला अवृत तेव्हा त्या सूर्याला पाहण्यासाठी म्हणून एकाने अतिशय प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये एक उत्तम दिवा त्याला तेल त्याला सामुन संगीत असतात बरासारखा असतात त्या परिश्रम करून तो दिप नेला असता तर तो त्याचा कदाचित विषय झालाही असता वस्तुस्थितीने सूर्य हा स्वतः तेजस्वी तेज कुंज नवे नवे तेजाचा पुतळा त्या तेजाच्या पुतळ्याला त्या दिवसनाचा सहस्र किरणाने संपन्न असलेल्या सूर्याला दिवा कधीही प्रकाशित करू शकत नाही दिव्याला तो कधीही विषय होत नाही तो दिव्याला कधीही विषय होत नसल्या दिव्याला लावण्यासाठी केलेले सगळे त्या सगळे परिश्रम करताय त्याप्रमाणे अविद्येला अंशतः अस्तित्व असायला हवं शब्दाने वाटे शब्दा तर्काने विनाश केला हे म्हणणंही योग्य ठरला त्यावेळी अविद्या निवृत्तीमध्ये व आत्मप्रकाशनाच्या बाबतीत समर्थ ठरला असं म्हणता आला असत पण दीपाने ज्याप्रमाणे सूर्याला प्रकाशित करणं घडत नाही शब्दाने वा तर्काने अविद्येची निवृत्ती वगंत था था। तार तार तार आत्मा आपल्या प्रकाशाने भासतो हे म्हणणं संभवलं असतं हे दोन्ही म्हणणं नाही कि मोठ सांगितल्याप्रमाणे दिवसा दिवा घेऊन जाणार आत्मस्वरूप हे शब्दाने अविद्या निवृत्त करून मग प्रकाशित होतो हे म्हणणं विरघळपणाचं आहे म्हणून शब्दाने वापरता आता अविद्या निवृत्त होणे शक्य नाही होणे नाही ही गोष्ट प्रयोजन अभिज्ञा जर स्वरूपाने खरोखरच बांधणीचे तूर आहे म्हणजे अभाव रूप आहे तर शब्दरूपी खुरपे कोणाचा नाश कर इंद्र जसे दिसते तरी तसे जर खरे असते असते तर शब्दाने अगित्य झाला असतो त्याच्या भोटाला तो कौतुकाने पाचन करायला प्रवृत्त झाला असता आणि त्याच्या एका बोटभराला जरी ते फुरला असत तर ते शक्य शब्दाने अविद्या वा तर्काने अविद्या निवृत्त होणं संभव नाही गोष्ट असंभवनी असल्या कारणाने अविद्या निवृत्ती वा तर्काने त्याची निवृत्ती होते त्या दोन्ही गोष्टी असंभवनी अथवा सांगा त्या शब्दानुकूल तर्काने सांगा अथवा शब्दाचा चढाव सहन करील अशी जगामध्ये अविद्या आहे असे जर तर खऱ्या अग्नी गंधर्व नगरी काय झाले चढावेत काय आमचे करायला कधी होत अग्नी खरा आहे कि नाही तो गाव आहे खोटा नाम नाहीच आहे त्यामुळे अग्नि संयोगाने त्याचा विनाश होणार नाही किंवा अंधार दिव्याचा प्रकाश सहन करीत नाही हे म्हणजे दिव्या अंधार येणे शक्य नाही असे झाले म्हणजे दिव्याच्या प्रकाशाने नैसे होण्या कधी आहे काय दिवा एकदा पूर्ण स्वरूपात अशा वेळी तिथे अंधार दिव्याने त्याचा नाश केला हे म्हणणं कसं संभव अथवा दोरी पाहण्यासाठी वाती लावण्याची खटपट केली कस एकवीस पदरी सात पदरी सगळ्या करा कि जेवढा दिवस नाथ उदयाला आलाय त्याला पाहण्यासाठी दिवा कसायला पाहिजे या दरम्यान त्यांनी अविद्या केव्हा ही नाही असे सांगितले केव्हाही नाही असं स्वच्छ रीतीने सांगितलेलं अभाव रूप है अत्यंत अभाव रूप है माया वस्तूचा वस्तु आ संग अलग स परंतु लोकांमध्ये प्रपंचा दिसतो ते शास्त्री ही तो प्रपंच अविज्ञाकारी आहे असे म्हणतात हे बघा आपल्याला समर्थन केले या दोन गोष्टी आपल्या समोर असल्या कारणाने आपल्याला असं वाटतं ज्ञानेश्वर मौली असं कसं बोलते मग किंवा अविद्या अभाव म्हणून यावरून दिसणारा जो प्रपंच कार्यरूप आहे अभिज्ञ आहे असा सामान्य लोकांचा निश्चय होतो तो लोकांना असं वाटलं स्वाभाविक आहे की आज दिसणारा प्रपंच म्हणजेच माया कारण मायेचा परिणाम असल्या कारणाने माया त्या जगताच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे असं हर एक माणसाला हर घरीला कि मना सातत्यानं असं वाटत असत योग्य आहे ते त्याच्या दृष्टीने पण तो, तो निश्चय खरं नाही आता गणेश महाराज म्हणतात असा झालेला आपला निश्चय आधारभूत शास्त्र जरी असलं तरी तो निश्चय खरा नाही शास्त्रास्त्राचं तसं खरं मनोगत आहे म्हणजे शास्त्रय सांगितलंय त्याचं कारण काल सांगितल्याप्रमाणे वेगळं आहे तेव्हा जस काल आपल्याला सांगितलं कि जीवाला निष्काम कर्म निष्काम उपासना श्रवण मनन निधिध्यासन तत्व मस्त्री महावाक्याचं श्रवण इत्यादी मार्ग आहेत हे मार्ग जीवाला जीवाला यथार्थ स्वरूप कड़ा कल्पना निवृत्त करना करता तद विरुद्ध पे तो अशा प्रमा अवस्थेपर्यत जा प्रतिपादन के प्रमाणी हवी ज्या कार्य जगत आहे हे सांगण्यात शास्त्राचं रहस आहे त्यासाठी त्याचं काहीतरी मनोगत आहे आणि तेही तुमच्या हितासाठी पण ते आपल्याला न कळल्या कारणाने आपल्याला शास्त्राच्या आधाराने ज्या माया कार्य जगत आहे असं शास्त्र सांगत त्या जगताच्या रूपाने आपल्याला मायाच प्रतीला येते असा निर्धार आपला होतो पण आपला हा निर्धारही योग्य नाही व तस शास्त्राचं खरं मनोगतही नाही त्याच्याकरता पुढे दृष्टांतपूर्वक केवळ शिष्य बुद्धीने प्रपंच घेतलाच नाही त्याची कशी वाट लावण्याकरता शास्त्रेतला शिष्य बुद्धीने जर प्रपंच आहे असं म्हणतोय तो तर त्या शिष्याच्या बुद्धीला काहीतरी आपल्या पुन्हा मूळ स्वरूपावर आणलं पाहिजे म्हणजे त्याला जर कल्पनेची बाधा झाली आहे त्याला काहीतरी औषधोपचार केलेच पाहिजेत मग शास्त्र संगत की शिष्या ने धारण के जगत का निषेध कर जगता लीन की स्वस्वरूप स्थिति प्राप्त हो प्रयत्न किया प्रयत्न एक शास्त्र प्रयत्न है परंतु अविद्या पदार्थ है वो सत्य है अविद्या पदार्थ है जगत रूपी कार्य है अस शास्त्राला खर संगा नहीं जरी सांगितलं असलं तरी तुम्ही धारण केल्या जगताला तुम्ही प्रति तुम्हाला होणार आहात प्रतिभागी दिसतय त्याची काय वाट असा सध्या प्रश्न असतो माणसाचा त्याची वाटून लावण्याकरता हे सगळं सांगितलं वाट लावण्याचा प्रयोग आहे संगतीचा हा प्रयोग आहे संगतीसाठी शास्त्राने हा एवढा केलेला आहे वस्तुस्थितीने शास्त्राच कसं म्हणूगतय की जगत आविद्या कार्य आहे आविद्या नावाचा पदार्थही आहे तत्कार्य जगतही आहे आणि ते पुन्हा त्याच्यात अधिक सत्य आहे असं त्या म्हणत नाही शास्त्राचा अभिप्राय नाही फक्त दिसत असताना सुद्धा तो प्रपंच खोटाच आहे हे सांगण्याचा शास्त्राचा अभिप्राय एवढा मात्र त्याला शिकवायचंय सांगायचंय की तुला जरी हा प्रपंच दिसत असला तरी त्याला फार फार अगदी तुझ्या अंगीकार करून अंगीकार करायचा ठरला तरी प्रती मात्राला सांगायचा आहे आणि तोच अभिप्राय दृष्टांत पूर्वक सांगतात हाच ज्ञानेश्वर महाराजांचाही अभिप्राय आहे आणि तो अभिप्राय ज्ञानेश्वर महाराज एक पाच सहा दृष्टांताने आपल्याला आणि स्पष्ट रीतीने प्रतिपादन करीत आहे जेथे सावली न पडे तेथे नाही जेणे पाणी पड़े थे थे थे नहीं की बंधा गोष्ट का भावा रूपा स्पष्ट करीत आता अविद्या शब्द का अर्थ शेवटी अभाव रूप पर हो तो गोष मात्र ध्यान ज्या तुम्हारा अविद्याटते अविद्या बंध वाटतो त्यात आधी ही बंधाचा अभाव आहे ही गोष्ट दृष्टांत पूर्वक सिद्ध करतात आपली सावली ज्या ठिकाणी पडते आपली सावली पडत नाही सावली नाही दृगोचर होत आपल्याला दिसत नाही पडत नाही म्हणजे दिसत नाही मुख्यतः सावली पडत नाही व सावली दिसत नाही तिथे सावली नाही ही गोष्ट सर्वानुभव सिद्ध त्याला कोणी येऊन उपदेश करायची आवश्यकता सावली दुर्गोच्चर होतेवली नीथे पदार्थ दुसरा नी गए तितकी जिथे सावली पडते तिथेही दुसरा पदार्थ नसतो गोष्ट खरी आहे म्हणून जिथे पडत नाही तिथे सावली नाही यात नवल नाही जिथे तुला सावली पडते असं वाटत तिचा सद्वार सावली दिसते प्रत्यक्ष तिथेही ती त्या काळी नाही असणं शक्य नाही हे जितकं खरा अगदी त्याच पद्धतीने प्रती होऊन नाही आपले तर प्रती मात्र सत्ता होऊन वस्तुस्थितीने तिथे दुसरा कोणताही पदार्थ निर्माण होत नाही किंवा सावली नावाचा स्वतंत्र जिन्नस नाही आणि त्याच पद्धतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळी तुला अविद्या आहे असं वाटत तो, तो पर्यंत त्यावेळी सुद्धा अविद्या नाही तिला अस्तित्व मूळ भाग आहे सावली जशी नाही तर सावली नावाचा स्वतंत्र पदार्थ सिद्ध होत नाही अगदी त्याच पद्धतीने अविद्या नावाचा पदार्थ सिद्ध होत नाही आणि ज्या काळी तुला अविद्या वाटतील त्या काळी सिद्ध होत नाही त्यातलं वैशिष्ट्यपण नंतर सिद्ध होत नाही याला विशेष महत्व नाही सावली पडते तेथेही ती दिसत असली तरी नाही म्हणजे तिला अस्तित्व सावली नाही प्रती होत नाही तिचा सद्भाव नाही असं आपलं जिथे ठरलंय तिथे जसं तिला अस्तित्व नाही किंवा एखादा पदार्थ निर्माण होत नाही त्याचप्रमाणे जिथे पडते सद्भाव असं वाटतं दिसते सुद्धा ती नाही जर असती तर पुरुष एक आणि त्याची सावली एक अशी वास्तविक भीड प्रकृती झाली आहे आपण एखाद्याला सांगतो भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की अर्जुना मी ज्यावेळी एकता असेल त्यावेळी येऊन तुम्हाला बोलायचं आणि ही शंका विचारायची गेला अर्जुन की देवा तो एकताच आहे म्हणून मी मुद्दा मला तेव्हा त्याने देवानी सांगितलं मी एकटा नाही माझी सावलीपणा पाहू अर्जुन गेला परत नाही आता एकटा जेव्हा असेल तेव्हा येऊन एक दोन पण आता नोई तर निर्माण होत नाही होत होत निसर्ग ज्यावेळी स्वप्नाचा आपल्याला अनुभव येतो स्वप्नात एकानेक पदार्थ आपल्याला भागतात स्वप्ना अवस्थेमुळे त्या बाजाराला आपण पाहणारे असतो त्याच्या एकंदर व्यापारामध्ये आपण स्वतः हात स्वारी भागीदार असतो पण हा सगळा व्यवहार खोटा असतो किंवा असतो ज्यावेळी आपल्याला तो दिसत असतो त्यावेळी खोटा असतो ही वर्माची गोष्ट आहे दिसतच दिसती काळीच स्वप्न म्हणजे मी खास पण हे त्यावेळी कळत गोष्ट ज्या काळी आपण स्वप्न पाहत आहोत स्वप्नस्थ पदार्थांचा अनुभव घेत आहोत त्याही काळी ते स्वप्नस्थ पदार्थ नाही पण हे त्यावेळी आपल्याला कळत हे कळत नाही हे पण त्यावेळी कळत कळत पण हे जागरी ओय ठाऊके ज्यावेळी आपण जागृत अवस्थेमध्ये येतो त्यावेळी मात्र आपल्याला कळत की स्वप्न स्वप्न जे वेळी सुद्धा खरं नव्हतं आता पर्यंत हे सगळ्यालाच जागृती झाल्यानंतर स्वप्न मिथ्या हे करण्यात काय पुरुषार्थ आहे सगळ्यांना समजत पण ज्या काळी तो पदार्थ भासत होता त्याही काळी तो मिथ्या होता असा निश्चय आपण जागृतीत आल्यानंतर सगळ्यांना होतो तुमचा आमचा आता स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटावा असा जर तुम्हाला प्रयत्न करता आला तर करायला अर्थच नाही गुरुजी असं की स्वप्न हे स्वप्नात मिथ्या असं ज्यावेळी कळेल त्यावेळी तू असं समज की तुझा खरा धृह मिथ्यात निश्चित झालेला होईल तर समज की तू मोठ्या अवस्थेला पावलेला आहे आता अभ्यास करून बघायचा ही गोष्ट आता याच्या पुढे प्रवचन नाही प्रवचनाची प्रवचन मार्गा संपली की स्वप्न दिसते काटक आहे मिथ्या आहे फक्त त्यावेळी ते आपल्याला कळत नाही हे जागृतीत आल्यानंतर ठाऊक होतं आता एवढाच अभ्यास करायचा की स्वप्न स्वप्नात मिथ्या होईल का आपल्याला कशी प्रती येईल का तसा निर्धार आपल्या स्वप्नात होईल का जागृत विकवण्यासाठी काही प्रयत्न करायला लागत नाही आपल्याला सगळे जसा झालेला आहे की स्वप्न हे मिथ्या हे नवे नवे ज्यावेळी भासत होत त्यावेळी ते मिथ्या होतं आता आपला निर्धार झालेला आहे पण असा निर्धार आपलाच स्वप्नात होतो का एवढा स्वप्नाच्या वेळी पण ते सांगायचं नाही त्याचं काय होईल मी सांगायचं आचमन कर दुसऱ्याने त्याला सांगायचं तू आचमन कर त्याने सांगायचं चित्राला आचमन करणे प्रत्येकाला आचमन कर असं सांगतच आहे प्रत्यक्ष आचमन कोणीच करायचं नाही जर आशमन कर, कर म्हणण्याची परंपरा जर सुरू आहे शेवट कोणी तर आचमन करणार नाही तर कर, आचमनाचं जे प्रयोजन आहे जे फल आहे की त्या आचमनानंतर पवित्र होऊन त्याने देव पूजेला एक व्हावं योग्यता द्यावी ही गोष्ट पुढे घडणारच एकाने कोणीतरी शेवटी आचमन केलं पाहिजे की जो त्या पूजेचा अधिकारी असेल तेव्हा आता एक आता याचा पुढे अभ्यास करायचा कुणाला सांगायचं नाही म्हणून दिसत नक्की तिथे नाहीये समजण्याकरता हे जागृती ठाऊके पण हे जागृती झाल्यानंतर ठाऊके होतं तोपर्यंत कळत नाही माणसाला आहे त्याप्रमाणेच ज्यावेळी आपल्याला प्रत्यक्ष हे जगत दिसत आहे ज्यावेळी आपण भ्रांतिकृष्टीने जगताला पाहतो आहोत त्याही काळात अनुभव काळात अनुभव समये या काळातही अविद्या वाद्या कार्य अजिबात नाही पण आपल्याला ही गोष्ट आता कळत नाही त्यानोत्तर काली अविद्या अविद्या काली ही नव्हती असा माणसाचा निर्धार होतो वाहो झाली अशी स्थिती त्यावेळी होणार आहे आपले ज्ञान नाही स्वप्न त्रिहो नवा झाले अशी स्थिती होणार आहे पुढे ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी याच दृष्टांता प्रतिपादन केलेली आहे याबाबत आपल्याला एक खुलासा करायला पाहिजे तो खुलासा असाय या ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याला आणि आपल्याला कशी हे बलवत्तर ही का का तो कायम ठेवून हे मनात प्रतिपादन करतायत असं ध्यानात ठेव कशा करता वेदांत शास्त्रामध्ये सत्तेचा विचार अतिशय मार्मिकतेने लिहिलेला आहे तो थोड़क है फारे अपने, अपने नामोल्लेख कर महाराजांचं सांगण्यात आणि सगळ्या जगताची व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नाची व राज्य सर्पधिक ही जी प्रमाच्या अस्तित्व कालातच बाधित होतात त्यांची प्रातिभाषिक सत्ता असा सत्ता विचार थोडक्यात लक्षात ठेवायचा या जगताचा विचार करते शास्त्रकारांनी या जगताला मिथ्यात प्रतिपादन केलेला आहे त्या मिथ्यात्वा बाबतही पुष्कळ लक्षणं केली आहे अजून ते सिद्धेकर मनुसूदन सरस्वतीने त्याची चार पाच लक्षणं अशी स्वतंत्र मिथ्यात्वाची केलेली आहे ती स्वतंत्र आपल्या वृत्तीप्रभाकारातही निश्चलद त्याचा विचार केलेला आहे त्यावेळी आपण त्याचा विचार करू आणि ते झालेलं आहे त्यांच्या दृष्टीने तो विचार पूर्ण केलेला आहे आपण त्या लक्षणामध्ये एक लक्षण असं केलेलं आहे कि जे लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशस्व परखर रूपाने लिहून ठेवले ते म्हणजे आणि ज्यांचं ते झालेलं त्यांच्या दृष्टीने तो विचार पूर्ण केलेला आपण त्या लक्षणामध्ये एक लक्षण असं केलेलं आहे कि जे लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशस्वच्छ परखड रूपाने लिहून ठेवले तुँण तुँण। जो तो ज्ञान अतिशय भर है ज्ञाने विण उपाय करे जितुके गुमठे अधिकी रुखी संधिक गुंतिल का जर ज्ञावा निवृत्ति प्रयत्न कर नहीं है ज्ञावास इतर साधन मधे निवर्तनिवर्तक भाव रूप विरोध नहीं ज्ञान अज्ञान मात्र निवर्तन निवर्तक भाव का विरोध आ ज्ञानाने अविद्येचा विनाश होईल निवृत्ती होईल इतर साधनाने होणार साधन ही अविद्याविरोधी नाही आहे नाश्यनाशक भाव त्यांच्या म्हणून त्याला लिहिले की तू जास्तच गुंतशील त्याच्यामध्ये म्हणून तो नाश्यनाशक भाव फक्त ज्ञान आणि अज्ञानात तो सुद्धा समान आश्रय आणि समान विषयक असेल तर तर ज्ञान व्हायचं गोविंदरावला आणि मुक्त व्हायचं पंढरव पण असं होत नसतं कारण त्याचा आश्रय तो आहे ना तो तो त्याचा आश्रय पाहिजे ज्याला ज्ञान होईल तो त्या अज्ञानातनं मुक्त होईल त्याच्याच अज्ञानाची निवृत्ती होईल दुसऱ्याच्या होणार नाही किंवा मला घटक ज्ञान झालं तर पटाच अज्ञान निवृत्त होणार म्हणजे त्याचा विषय पण समान असला पाहिजे त्याचा आश्रय पण समान असला पाहिजे मात्र त्या विदेमध्ये आणि विद्येमध्ये म्हणजे ज्ञानामध्ये नाशनाशक भाव असतो एवढी सगळी विचारसरणी मनात घेऊन माउली सहज बोलते मना घेऊन बोलते म्हणण्यापेक्षा ती बोललेली आहे प्रक्रिया गुरु लोकांचा गुरु गुरु नाम गुरु असं म्हणता येईल सगळे गुरु एकत्र जमा केले तर त्यांचंही गुरुत्व त्यांच्याकडे शोभावं आणि सर्व क्षेत्रातले पुन्हा साहित्य क्षेत्रातला असो योग क्षेत्रातला असो ज्ञान क्षेत्रातलं असो कर्मक्षेत्रातला असो भक्ती क्षेत्रातला असो सगळ्यांच्या आचार्य ज्ञानेश्वर महाराष्ट्रालाही अतिशय समर्पक उत्तर असं मिळाले की असतात होणे नाही मिळणे नाही हे उत्तर आहे लक्षात ठेवा वेदांत शास्त्रात समन्वय काय सातशे वर्षांपूर्वीमंत उत्तर मिळालं ते म्हणजे संत सम्राटचे ज्ञानेश्वर महाराज हे त्याचं उत्तर आहे मी तुम्हाला लाच प्रक्रिया प्रतिपादन केले तर उत्तर होणार नाही या एवढ्या योग्य केव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट स्पष्ट रीतीने प्रतिपादन केली पुन्हा इतर याच्यामध्ये कसा आहे की पद करण्यामध्ये अन्वय लावण्यामध्ये काहीतरी फेरबदल करता येतो म्हणा या माणसाला फेरबदल करायची सोय ठेवली नाही माझ्या काय तुम्ही फेरबदल करणार वाचून ज्ञानेविणे एके ज्ञाने विण वाचून एके काय करा तुम्ही कुठून कुठे कसा समन्वय लावा अन्वय लावा का आहे त्याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही कनैव विधीत वा अतिमृत्यू एक साधन आहे वेदात पण ते तज्ज्ञ लोक त्यात प्रवृत्त झाले तेव्हा म्हणायला लागले तमेव विधित्व अतिमृत्यू मिळते लावण्याच्या काही लोकांनी तमेव विदित्वाच्याऐी त्वैव अतिमृत्यू मिळती असा त्यांनी अनुवला दुसरे उभे राहिले ते म्हणले असं करता येणार नाही तुम्हाला कारण तमशी ला जो एवकार एवकार एवकार अन्य साधनाचा निषेध सा करना, करना का दोन दोन वेळा पुन्हा साधनांचा निषेध कशा लावाय एकदा साधनाचा निषेध केला आता साध्याचा निषेध म्हणजे त्याला जाणून म्हणजे दुसऱ्याला जाणून मोक्ष होणार नाही आणि त्याला जाणूनच मोक्ष होईल दुसऱ्या मार्गाने होणार नाही म्हणजे साध्या काही निषेध केला आणि इतर साधनांचाही निषेध केला म्हणजे साधन आता ज्ञानच आणि ते ज्ञान बलत्या बलत्या कोणाचं होऊन चालणार नाही ते ज्ञान देवानं चालव देवाच्या ज्ञानानेच मोक्ष होईल असा अर्थ करावा लागतोसे महा वाजता स आत्मा तत्वमती असं तिथे वर्णन आलेलं आहे तर माझ्या आल्या तो शब्द पुढे आलाय तत्व नसेल असं आहे तुम्ही वाचताना तुमच्या लक्षात नाही आला स्व आत्मा तत्वमती अत्यवमती असं त्याच्यात पदाच्छेद करायला पाहिजे तुम्ही तत्व मध्ये असा पदेद करू नका ते आठवण त्याला मदत करत माझ्या शंभर शास्त्र त्या बोलणाऱ्या मदत करत त्याच असं ठरलं जो ही त्याला मदत करायचं त्याचा मदत करायचं असं काहीच ठरलेलं नाही दुसरा रोग्यवान माणूस निर्माण होतो तसं नाही वेदांती जो त्याचा पदत छेद करत तो बरोबर आहे पद छेद चुकीचा आहे कसा करावं तत्वा असा पदेद केला म्हणजे समजलं तत्व आहे बा आम्ही कधी नाही म्हणतोय म्हणजे तिथे वावत्या मागे असल्या वा, वाक्यांचा विचार करून आता काहीतरी त्याच्यामध्ये फेरफार करता येतो करताना ये तोही फेरफार थोडाही करता येत नाही अशी योजना ज्ञानेश्वर महाराजांच्या असल्या कारणाने वाचून ज्ञाने वेणे उपाय करीसी जिथ की ते गुंफेसी आधी के गुंफे असं स्पष्ट तिथे प्रतिपादन केलं आहे जे जे ज्ञान निवर्ते असतं तेथे मिथ्यास्त असं लक्षण केल्यानंतर या लक्षणाचा पुष्कळ महाराजांनी पुरस्कार केलाय समर्थमुक्ती दी असे प्रतिपादन केलं या लक्षणावर बराच विचार शास्त्रकारांनी केले आहे आपल्याला लाभू प्रत येथे विचार करायचा आहे तो विचार त्यांचा असा आहे की जे जे ज्ञानाने निवृत्त होत तेथे जर मिथ्यास्त तर घटाची निवृत्ती होण्याकरता ज्ञान कुठे लागतं काठीचा प्रहार झाला की घट निवृत्त होतो आंबे आपोआप निवृत्त होतात त्याला कोण ज्ञान संपादन करतोय कोणी त्यांचं ज्ञान संपादन करत नाही काही ते सडणारेच आहेत स्वभाव ता विनाशील आहेत त्यांचा स्वभाव तानाश होतो घाट काठीचा प्रहार झाला की घटाचा नाश होतो अग्निसंयोगाने पटाचा नाश होतो यांची वेगवेगळी कारणं आहेत त्या त्या कारणाने त्यांचा नाश होतो म्हणजे ज्ञानाने निवृत्त होतो तो पदार्थ मिथ्या असतो असं जर म्हटलं ते अन्य कारणाने निवृत्त होणारे पदार्थ काय सत्यक घटपटाचे पदार्थ मिथ्या असून सुद्धा नको कारणाने निवृत्त होतात आपोआप निवृत्त होतात अन्य संबंधाने निवृत्त होतात आणि उत्तरोतर ज्ञान हे पूर्व पूर्वपूर्व ज्ञानाचं विघातक असतं असा एक नियम सर्पाच ज्ञान झाल्यानंतर जर पुन्हा दंडाचं ज्ञान झालं तर दंड ज्ञानाने पहिले सर्प ज्ञान निवृत्त होत म्हणून आपण असं समजू नका की पहिलं ज्ञान आपलं निवृत्त झालं आता असल्याला जेव्हा दुसरं ज्ञान झालं तेव्हा आता आपल्याला आता काही काळजी नाही असं समजू नका आता पुन्हा याच्यानंतर दुसरं ज्ञान होईल आणि ते पुन्हा पहिले निवृत्त होईल कारण पूर्वपूर्व ज्ञान उत्तर उत्तर ज्ञानाने निवृत्त होत असत गुरुजी म्हणत असताना एक शब्द वापरत असत की दुसरं ज्ञान पहिल्या ज्ञानाला मारत अर्थ त्याचा तोच निवृत्त होत असत तेव्हा पूर्वज्ञान हे मिथ्या होईल तुमच्या म्हणण्याने म्हणजे लक्षण हे तिकडे चाललं अतिव्याप्त व्हायला लागलं शास्त्रकाराने त्याचं उत्तर देताना असं दिलेलं आहे की या लक्षणाची अतिव्याप्ती होती पूर्वपूर्व ज्ञान जरी उत्तरोत्तर ज्ञानाने निवृत्त होईल तर पूर्वपूर्व ज्ञान आमच्या मताने मिथ्यात आहे ते जर निवृत्त झालं तर यात अतिव्याप्तीचा दोष येत किंचित नाही आम्हाला पूर्वज्ञान सत्य असं म्हणायचं नव्हतं म्हणून तर माणसाने असं ज्ञान संपादन करावं की ज्या ज्ञानाला त्याच्या नंतरच्या कोणत्याही प्रमाण रूप प्रमाणजन्य ज्ञानाने नाम प्रमानाने प्रमान ना। म्हणजे आयुष्यात कधी पश्चाताप करण्याची वेळ येत नाही माणसाला सतत जीवनामध्ये पश्चाताप होतो ज्ञानात ठेवून का होतो त्याचं कारण पहिलं ज्ञान आम्ही मिळवलं पण ते चुकीचं होतं त्यावेळी कळलं नाही भरसा ठेवला ऐकलं तसा निर्धार केला हे ज्ञान त्याच्या पाळी येते व्यवहारात आनंद वेळा येते तो भाग आपल्याला चतुर्थ सांगायचा परमार्थ क्षेत्रात ही गोष्ट ज्ञान ठेवे यासाठी एक प्रासंगिक गोष्ट आपल्याला फक्त नाव त्यातल्या एक विचार हे ग्रह यांच्या आणि मौलीच्या मतामध्ये विरोध आहे असत कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थ्यां शिकवलं गेलं शिकले मुलं तयार झाली ते गेले आपापल्या ठिकाणी हे आपल्या ठिकाणी हे गुरुजी अत्यंत वयोवृद्ध केला पाहतो त्यांचं एक मुला स्वतंत्र व्याख्यान ठेवण्यात त्या व्याख्यानामध्ये हाच विषय त्यांना दिला होता श्री ज्ञानेश्वर महाराजांचे तत्वज्ञान व आचार्यांचे त्या तत्वज्ञानावर हे बोलताना दोन्ही तत्वज्ञानामध्ये कसा समन्वय हे ते बोलायला लागत आणि ते व्याख्यान अतिशय उत्तम प्रकारचं झालं त्याच्या पहिल्या शिकवणीच्या वेळी एक विद्यार्थी वयोवृद्धतेला पावलेला तो म्हणाला गुरुजी आपलं हे मी व्याख्यान ऐकलं मला अतिशय आवडलं आता व्याख्यान संपलेलं आपलं मला एक शंका गेली निर्माण करत झालेली आहे मला आपल्याला बोलायला विचारायची अवश्य विचार पूर्वी शिकत असताना मला तुम्ही आचार्यांच्या आणि माउलीच्या मतामध्ये विरोध अंतर आहे म्हणून प्रतिपादन केलं प्रतिपादन केलं त्याच्यासाठी काही प्रमाणांची यादी पण आम्हाला आपण दिली त्याप्रमाणे अनेकांनी त्यावेळी निर्धार केला त्यात मी पण होतो पण मला त्यावेळी पासून असं सतत वाटत होत कि या विरोधानुसार हा या समन्वय काहीतरी असला पाहिजे आणि तसा मी अभ्यास करीत होतो मला काही ग्रंथांच्या मध्ये तसा आधार मिळाला पण आज आपलंच व्याख्यान इथून माझ्या मनाला इतका आनंद झाला की आपल्याला वाटत होतं आणि बरोबर आहे कारण आपले गुरुजी आता आज तसं प्रतिपादन करताय त्यामुळे तुमच्या या मत परिवर्तनामुळे तुमच्या या व्याख्यान श्रवणामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे पण एक राहून राहून शंका येते तुमच्या पहिल्या मतावर भरवसा ठेवून तसा निर्धार करून जे लोक या लोकातला वाट म्हणली तेवढं मला काय उत्तर आहे त्या पश्चाताप पश्चाताप पश्चाता। जर सर्व देताक्रणाचा गुरुजी असेल तर नाही तर तीही गोष्ट नाही निगरगट्ट कोडगा असेल तर तो, तो म्हणजे झाले त्याची वाट मी काय करणार त्याला <laughs> त्याला काय करणार तेव्हा आता प्रसंग पश्चातापाचा येतो आणि ही माणसं सगळी अशी असतात ध्यानात ठेवा की ज्याला शिष्याच्या निर्धारात कसाही बदल झाला तर त्याला सोयर सुतक असत तो म्हणतो मी सांगताना सांगितलं त्याने निर्धार का केला तर हे गुरूंच कर्तव्य नाही हे सांगणाऱ्याच कर्तव्य नाही तो समाजात सुद्धा राहायच्या माणूस नाही अरे आपण आपल्या घराला जाई लागलं म्हणजे शेजाऱ्याला थोडी जळ पोहोचत असते इतकी जाने निधन प्रपंचात सुद्धा असावी लागते मग परमार्था असावी लागते हे वे वेगळं कशाला सांगायला पाहिजे सारा अभिप्राय असा एक प्रसंग असा प्रतिपादन केलेला आहे की ज्ञानाने जे पदार्थ निवृत्त होतात ते मिथासतात या आमच्या म्हणण्याचा थोडासा अर्थ तुला समजून घेण्याची गरज आहे तो अर्थ आता की प्रत्येक पदार्थाला सत्ता दोन प्रकारची दिलेली आहे त्याची रूपाने सत्ता वो त्याची कारण रूपाने सत्ता कार्य रूपाने जी सत्ता आहे ती तुम्हाला मला घटपट रूपाने दिसतच असते कारण रुपाने सत्ता म्हणजे मृत्यिका इत्यादी रूपाने त्याची सत्ता असते त्याला कारण रुपाने सत्ता म्हणते तेव्हा या दोन प्रकारे जी सत्ता असते त्या तत्वज्ञानाने त्या कार्याच्या त्या पदार्थाच्या सत्ता सामान्याचा अभाव होणं व त्या अभावाच प्रतियोगित्व एक हे खरं आमच्या या ज्ञान निवर्त्या मिथ्यातून या लक्षणातलं तात्पर्य हे त्यातलं रस आहे हा त्याचा खुलासा त्या लक्षणात ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर त्याला ते उत्तर देतात की बाबा रे घट हा साठीने जरी निवृत्त झाला तरी मृतिकेच्या रूपात असतो मृतिका मृतिकेच्या रूपातनं निवृत्त झाली तर अन्य रूपात असते आणि ही गोष्ट आता वैज्ञानिक मानतात ही पण मोठी चिंतनीय गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की त्यांनाही असं आता वाटायला लागलं की नाश नाही पदार्थ रूपांतर आहे पण नाश पाणी पाण्याच्या रूपाने जरी नष्ट झालं तरी ते वापुरीच्या रूपाने कुठेतरी राहतं आणखीन कोणक्या रूपाने राहतं पण ते रूपांतरित होऊन राहतं असं त्यांचं मनोगत आहे काही पदार्थ आपोआप निवृत्त होतात काही पदार्थ अन्य प्रधान संबंधाच्या योगाने निवृत्त होतात हे जरी घडत असलं तरी त्या कार्यरूपाने त्यांची निवृत्ती होते त्यांची कारण पुन्हा सत्ता असते ती असते सत्ता निवृत्त होता ने तो पदार्थ खरा निवृत्त नहीं तो पदार्थ था, था है उत्तर कि तो पदार्थ अविद्यावृत्त हो सग्या पदार्थांस्कार रूपाने सूक्ष्म रूपाने अविध्य वास अस्तित्व झालं तर, पूरो पूरो तर, तर ते मताने या जरी। इतर ज्ञानाने निवृत्त झाली तरी त्या ज्ञानांचाही अविद्येमध्ये अविद्यारोपाने भाव असतो तेथे त्यांचं अस्तित्व असतो म्हणजे त्याही ज्ञानांची खरी निवृत्ती आमच्या मताने झालेली नसते जगातल्या सर्व पदार्थांचा विनाश झाला तरी सर्व पदार्थ शेवटी अविद्या रूपाने राखील असं आमचं मत आहे म्हणून तर पुन्हा सृष्टी निर्माण करताना या अविद्येमध्ये प्रलय झाला म्हणजे सगळं संपलं असं आमचं मत नाही प्रलय झाला या, या शब्दाचा अर्थ या एका युगातली सगळ्यांची कर्म देण्याला भोग देण्याला सन्मुख झालेली कर्म संपली म्हणून आता प्रलय झाला पुन्हा पुढची राहिलेली जी शिल्लक आहेत वासना संस्कार काय आणखी रूप असेल त्या रूपाने तिथे राहिलेले तिथे पुन्हा अंकुरित होता पण पुन्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा अविद्येचं अस्तित्व असल्या कारणाने आणि त्या अविद्येचा नाश फक्त ज्ञानाने होतो दुसरा कशाने होत ज्ञान हे एकमेव त्याचं साधन आहे की त्या अविद्या निवृत्त करीत बाकी कोणत्याही साधनाने त्याची निवृत्ती होत नाही आणि अशी स्वभावता झालेली निवृत्ती विरोधी ज्ञानाने uh झालेली निवृत्ती असंही काय जागृतीत आल्यानंतर स्वप्नाची निवृत्ती होते म्हणजे कशाने निवृत्ती झाली विरोधी ज्ञाने अर्थ स्वीति दंड सर्पभ्रम दंड ज्ञा निंड पूर्वी ज्ञान विरोधी पैल्ड विरोधी वा अवस्थांतरा पदार्था संबंधा ने वास्य को ही कारण वावता नाश हा खरा नाश नवे कार्यरूपा वरीर शरीर कालोघात अनंत वे वृत्तुवे जीव मुक्त है अपना आधड़ा आज वो आई नहीं तो मैं सभी मनस अपो मुक्त मुक्त म्हणून माणसं आत्महत्या करून म्हणतात आम्ही सुटतो म्हणून सुटतो नाही आता पुन्हा कर्माची आरंभापासून सुरुवात अर्धा अधिक आयुष्य गेलो होतो थोडं राहिलो होत माझं आता पुन्हा आरंभ पुन्हा पान चुकलं म्हणजे पुन्हा सुरुवातीपासून लिहायचं टाकायचं पुन्हा पहिले पासून लिहायचं जेवण पहिले चुकलं म्हणजे शेवटच्या वाटापर्यंत आला होता पण चुकलं आता पहिलेपासून पुन्हा पहिलेपासून जेवायला त्याची सुरुवात करावी तसा प्रकार पुन्हा कर्मगोराला आता पहिलीपासून सुरुवात होईल बाबा म्हणून एवढ्याने त्याची खरी निवृत्ती होत नाही व आमच्या निवृत्तीच्या सांगण्यातला हा अर्थ तुझ्या ध्यानात आला नाही की आम्ही जो अभाव सांगतो जी ज्ञानाने निवृत्ती सांगतो ती आत्यंतिक निवृत्ती आम्ही सांगितलेली आहे ती लयरोग निवृत्ती आम्ही सांगितलेली नाही आम्हाला ती अपेक्षित नाही आम्हाला अपेक्षित आहे निवृत्ती म्हणून स्वभावता झालेली निवृत्ती वा इतर कोणत्याही कारणाने झालेली निवृत्ती ही लयरोग निवृत्ती असेल ती आत्यंतिक निवृत्ती असणार नाही त्याच्यामुळे माणसाला अशी शंका निर्माण होते की अशी आत्यंतिक निवृत्ती आता तुम्ही ज्यांची उदाहरणं दिली गंधर्व नगर शश विषाण नर या सर्वांचा अभाव सत्ता सामान्याचा कारण रूपाने काय निवृत्त होत आहेत नाही तो जो आता तर मग शब्द कोणाची निवृत्ती करतो कशाच्या कशी त्याची निवृत्ती होणार ज्ञानाने त्याची निवृत्ती होणार असे कारण त्याला काहीतरी अस्तित्वात ज्ञानाने त्याची निवृत्ती होऊ शकत नाही शशविषणाची निवृत्ती तशीच होणार आहे आपण तिथे आता आपण विषयाला की, की गंधर्व नगर असावं मग अग्निने ते चढावं इंद्रधनुष्य असावं मग शुराने त्याला घेऊन प्रत्येक लावा वगैरे वगैरे ते नाही तर तुम्ही काय करू शकता त्याप्रमाणे शशविषणाधिकांचा सत्ता सामान्याचा अभाव ज्ञानाने निवृत्ती होत नाही संभव होत नाही तिथे ज्ञानाची आवश्यकताच नाही ज्ञानिवर्त मिथ्यात्व असं तुम्हाला कस म्हणता येईल नाही तर काय होईल पुन्हा कि त्यांच्या मध्ये तुमचं हे लक्षण नको ते भलते त्या ठिकाणी जायला लागलं सत्ता सामान्याचा भाव शशरुंगाचा आहे तिथेही तुमचं मिथ्यात्वाचं लक्षण जायला लागलं आमचं त्याचं उत्तर असं आहे शश गंधर्व नगराचा हा जो अभाव आहे हा अभाव पहिली गोष्ट ज्ञान निमित्त नाहीये निमित प्रतियोगित्व यायला हवं होत ते प्रतियोगित्व या शशृंगाधिकाला येत नसल्या कारणाने जाना आम्ही केलेलं हे मिथ्यात्व लक्ष लागू पडत नाही बरं ठीक आहे म्हणला तुम्ही कशाच उदाहरण देत आहे आम्ही समजा म्हणले रचनेवर सर्प जो वाचतो जो आम्ही निषेध करतो त्या निषेधामध्ये आम्ही केलेल्या निषेधाचं नाम त्या अभावाचं प्रयकालिक अत्यंत अभावाचं प्रतियोगित्व त्या सर्फाला म्हणून आमच्या मताने तो सर्प निघला पूर्ण म्हणतो सर्पाचा तुमचा प्रयत्निक अत्यंत अभावाचा म्हणजे ज्या काळी तो भासत होता त्या काळी तो नव्हता म्हणजे काय झालं नव्हता मग ज्ञानाने निवृत्त झाला म्हणण्याला तो निवृत्त झाला असा त्याचा अर्थ झाला जर नव्हता तर राजस्थान ज्ञानाने निवृत्ती झाली कोणाचीच निवृत्ती झाली नाही असं होईल आणि तो तुमचा सर्फ मिथ्या करायच्या ऐवजी आता सत्य ठरेल एखाद्याच्या पुण्याचं मिथ्या ठरण्याऐवजी आता तो काय करेल तो सत्य ठरेल त्याचं उत्तर शास्त्रकाराने पुन्हा दिलेला आहे म्हणता अरे रजूवर ज्यावेळी सर्प भासतो त्यावेळी त्याला मुळीच सत्ता नसते असं त्याचा अर्थ नाही त्याला नसते व्यावहारिक सत्ता नसते पण प्रतिती मात्र प्रातिभाषिक सत्ता असते त्या प्रातिभाषिक सत्तेच्यामुळे ज्याला तो सर्प भासलेला असतो किरडो तरी परी लहरी येत होत्या साचे त्याची घाबरगुंडी होती धाव दणाल होत त्याची धावपळ चाललेली होती नाना प्रकार पुढचे पुरुषाला येते त्याच्यावर झाली त्याचे परिणाम सगळे बघून माणसाला त्याला प्रातिभाषिक सत्ता का होत नाही प्रतिती मात्र सत्ता का होत नाही पण दिली पाहिजे त्याप्रमाणे तिथे प्रातिभाषिक सत्ता मानून ज्यावेळी सर्प। आद्मा, त्या रज्जेच ज्ञान होत त्यावेळी प्रातिभाषिक सत्तेत असलेला सर्प त्या सर्वाला कारणीभूत असलेली आज्ञा अज्ञान अविद्या या दोघांचा विनाश होतो म्हणून त्याची आत्यंतिक निवृत्ती होते व त्यावेळी त्याच्या सत्ता सामान्याचा अभाव होतो व या त्रैकालिक निषेधाचं प्रतियोगीत त्या सर्वाला येत म्हणून रज्जोर असलेल्या सर्व मिळत अगदी तीच गोष्ट त्या प्रपंचाच्याही बाबतीत दिसणारा हा प्रपंच हा त्रिगुणात्मक आहे पहिली गुण कधी सत्व रूपाने कधी रजो रूपाने कधी तमो रूपाने आपल्याला दिसतो आपल्या वृत्तीतही रजोगुणात येतो कधी तमो गुणात येतो आपण सत्वगुणात आलो आणि समोर भजन आलं म्हणजे वाटतं आपण भजन करावं बरं भजनाशिवाय सार्थक नाही हो समोर यावं भजन आणि चित्ताच निर्माण व्हावा रजोगुण वाटत भजनानं कोणाच कोण बरत नाही का आपल्या कोर्टाचा उद्योग सोडून कुणी निर्णय करायला जायला लागला उद्योग असला त्या लोकांनी काय डोकं उठवलं होतकित आम्हाला त्यांच्यावर राहायचं वाजवून म्हणणे कुठून भजन करतात ते त्याच्याऐवजी काळ बंद करा आणि अगदीत फार तर एखादा वाजवायला अर्थच त्याने काय होत कि काय म्हणत मिळून ते आम्हाला समजत करता त्यांच्याकरता झालं म्हणजे हा आपण कोटे म्हणा आमच्यासारखे जी नौकी असतात त्यांना त्यातलं काही समजत नाही नुसतं आपल्या काळातच तो मृदवाला तो काय असा जो वाजवत म्हणा तबलेवाला मृदन तबला करतो वाजवत असतो त्यामुळे आम्हाला काहीच कळत त्यामुळे तुम्ही आता अशी सोय करा की काय एका माणसाला वाजवायची आणि बाकीच्या सगळ्यांनी अक्षर चांगल्या मोठ्या प्रमाणात म्हणायची असं जर केलं तर म्हणजे बरी सुधारणा चांगली होईल काहीच नाही तुम्ही सुधारणा करण्याकरता स्वतंत्र काहीतरी निर्माण काय का तेवढं तुम्ही म्हणलं आम्हाला हे जर वाजलं नाही तर झोप लागत नाही आम्हाला गजरात जोपायची त्याच्या जवळ जर आता आम्ही डोळे लागले त्याला काय करेल असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की हे प्रपंचातलं रूप असल्या कारणाने चित्ता जर समोर निर्माण झाला तर सात्विक भजन म्हणून माणसाला आवडत असं उलटत चित्तामध्ये यावा सत्वगुण होत्याला समोर यावा तो गुण माणसाला आपल्याला नाही आवडत पाहिजे कारण आम्ही सदा चांगल्यात राहिलेले हे काय बोलतात आवडत नाही म्हणजे शिवी दिलेली आवडत नाही अपशब्द बोललेला आवडत नाही का सत्र गुणात आवडून कितीही अनुकूल आणि उत्तम दर्जाचा विषय असला सत्र गुणात आवडत नाही आणि कितीही ही नर्जाचा विषय असला तर तमोगुणात तो सुटत काय गुणमता येऊ कितीही वाईट विषय माणसाला आवडतो का तमोगुणे म्हणून एखाद्याला विचारायला चांगले त्यात तुम्हाला काय दिसत ते बघा म्हणजे पुराणात रस्ता घ्यायला काहीच हरकत नाही हरकत आहे त्या दिवशी माहिती उत्तम वांगी केली पुराणात सांगितलं तो वांगी खाऊन म्हणजे आता आम्ही पुराण पुराणात सांगितलं की वांगी खाऊन म्हणून चातुर्भासात निदान पक्षी पण रस्ता घ्यायला काय काय करतात तिला काही एवढं पुराण कळत नव्हतं रस्ता वाढायला प्रवृत्त झाले तर रस्ता वाढायला लागल्यानंतर त्यातलं जे वांग अडथ नका रसा बरोबर लागलं तर बाईनी एक चमचा घेतला आणि पण ती अशी आडवी लावली म्हणा आडवा लावला आणि त्याला काय बोलतो तेव्हा काय समता पुराण आहे की बाई आहे की राजी खुशोनी अक्कल उशानी जर वांग त्याला अडवायचं काय तू वाढू नका पण आपण होऊन तो खुशिनी वांग आलं तर ते आढळू नगळ्यात ठेवा असं का घडत रजोगुण ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी आपण कीर्तन प्रवचन करून सुद्धा हे काम भागत नाही हे कायम तुम्ही घेण्यात ठेवत अजूनही एक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की तूरत असताना चार वाक्य सांगितल्यानंतर मग सांगणार आहे किती असला तर तिथे थोडा तत्व गुण असतो म्हणून त्याची व्याप्ती सर्वत्र आहे या जगताला अजिबात शक्त नाही असं निरंत शास्त्राचा शेवटी निश्चल आपल्या असं दिसून येईल की या जगताला व्यावहारिक सत्ता आहे आणि जगताला व्यावहारिक सत्ता आहे म्हणून जगत कारण आधीच गेल्या पण व्यावहारिक सत्ता आणि ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी एक आठ दहा पंधरा वगैरे पूर्वी हा अविद्येच्या अंगी जेल तिथे सांगितले शब्द अविद्येच्या अंगाला पडतो म्हणजे काय तिथे पक्ष स्वीकारतो म्हणजे काय अविद्येचा अविद्येला तो पहिल्यांदा अविद्या शब्दाला या वाचकाला कुणीतरी वाच्य असलं पाहिजे त्याविधा या वाचकाची किंमत काहीही जगामध्ये राहणार नाही म्हणून वाक्य या नावाने अविद्येच वाक्य म्हणून अविद्येचा त्याने अंगीकार केला अविला अस्तित्व दिले अविद्येला अस्तित्व अविद्या शब्दाचं वाचकाचं वाक्य म्हणून तिचा अंगीकार करणं त्याचं नाव अविज्येचा अंगीपण शब्द आविला व्यावहारिक सत्ता देतो त्याच कारण कारणाला जर सत्ता नसेल तर कार्य निर्माण होईलच कस कथा कथम हा सत सज्जा येते ना असतो विद्येती भाऊ ना भाऊ विद्येती सत आविला जर अस्तित्व नसेल जगताला अस्तित्व राहणारच नाही म्हणून प्रतीत होणाऱ्या या जगताला व्यावहारिक सत्ता दिली त्याला व्यावहारिक सत्ता दिली तिला उपादान कारण म्हणून सांगितलं तिचा हा सगळा परिणाम म्हणून सांगितलं अविद्येच्या स्वरूपाचा वाढ विस्ताराने विचार केला ती आवरण शक्तीमती आहे ती विक्षेप शक्तीमती आहे आवरण शक्तीच्या योगे ती स्वरूपाला आच्छादन करते विक्षेप शक्तीच्या द्वारे नसलेले हे जगत दाखवते आणि या संपूर्ण त्रिगुणात्मक जगतामध्ये ती उत्तम प्रकारे खेळ खेळते आपल्यालाही खेळवते त्याच्याबरोबर तुकार म्हणे लासी ला माया नाच ला कशी नाचवते कशी लासी आहे ती जखीड आहे ती असं तुकाराम आपल्याला पण सांगतात हो हो आपल्याला पण सांगतात की बघा तर खरं काय रोग आहे का माय किती तिचा प्रभाव आहे तो अशी ती माया जखीळ ही आपल्यालाही नाचवते आपणही त्याच्यामध्ये सामील होते आपल्याला होणाला त्यातलं वर्ण कळू देत नाही असा हा व्यावहारिक सत्तामान प्रपंच आहे त्याला कारणीभूत असणारा अविद्येचा भातवा उपादन करून मानलेली अविद्या तिला पण व्यावहारिक सत्ता आहे शास्त्रकार सांगतात आता जर मुक्षुला मुक्त व्हायचं असेल त्याला या अविद्येची निवृत्ती करणं अत्यंत महत्वाचं आहे ती त्याला अपेक्षित आहे जर अविद्या निवृत्त झाली नाही तर प्रपंचा विनश होणार मुमुक्ष मेरा निवृत्ति क्या पाजे आत्यंतिक निवृत्ति सहकार सत्ता का अभावे अपेक्षित है मैं मतलब क्या मुमुक्षुला अपेक्षित बंधा सा बंध करना विधि अभाव सत्ता सामान का अभाव है तो झाला पाहिजे आणि तो फक्त होईल तर ज्ञानाने विनाश होईल अविद्या निवृत्तीपूर्वकच मोक्ष होत असतो त्यांना अविद्या निवृत्ती झाली नसेल तर खळबळ झालेली ही निवृत्ती मोक्षला अपेक्षित नाही तेवढ्याने मोक्ष होणार आता ज्ञानाने मोक्ष होतो एवढी गोष्ट जरी खरी असली कोणाच्या ज्ञानाने तमे व्यक्तीला जाणून म्हणजे ज्याच्यावर याचा प्रपंचा निवृत्ती होते नाही व दुसऱ्या साधनाने होणार नाही फक्त ज्ञानाचा भाग त्यात पुन्हा भारतावा असा कि ब्रम्हज्ञानाने नाम जगद अधिष्ठान परमेश्वराच्या ज्ञानाने अध्यस्त रूप असलेल्या प्रपंचाची व त्याच्या कारण कारणाध्यास रूप असलेल्या अविद्येची निवृत्ती होती ही गोष्ट जरी खरी असली तर ते कुठलंही ज्ञान चालत नाही परोक्ष शब्द ज्ञानाने या प्रपंचा विनाश होणार म्हणून शब्द ज्ञाने जगात रगड आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी या शब्द ज्ञानांचा उलट निषेध केलाय म्हणजे केवळ शब्द ज्ञानांचा शब्द हे द्वार आहे त्याला सोडून तुम्ही आज जाऊ शकत नाही शब्द ज्ञान हवाय पण शब्द ज्ञानात थांबू नका था, ते अंतिम समजू नका एक साधन आहे व्याकरण द्वारम प्रोत्तम त्यातला शब्द हे द्वार आहे प्रवेशाचं महाद्वार आहे ते शब्दाच्या द्वारे एक मनुष्य आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकतो महाद्वार अवश्य त्याच्या आपण जावं पण महाद्वारात थांबू नये जर आपल्याला भगवत दर्शन घ्यायचं आहे म्हणून शब्द ही गोष्ट चालत नाही शब्द कोणाला म्हणतात ज्याला शब्दांचं बिंचू पदपदार्थ ज्ञान आहे पदपदार्थ ज्ञानपूर्वक ज्याला वाक्यार्थ ज्ञान आहे संप्रदाय पूर्वक श्रवण करून सगळ्याला शब्द ज्ञान होत नाही त्याच्यानंतर आहे परोक्ष ज्ञानाने सुद्धा या भ्रमाची निवृत्ती होणार नाही व सत्ता सामान्यांचा अभाव त्याहून होणार नाही का होणार नाही त्याच कारण परोक्ष ज्ञान हे या भ्रमाच विरोधी नाही ज्ञान भाव आहे पण परोक्ष ज्ञानात आणि हा विरोध नाही कधीही त्याचा विरोध करीत परोक्ष करीत नाही त्याच कारण झालेला जो भ्रम आहे मग जगताचा भ्रम वा जगताविषयीचा सत्यतेचा भ्रम किंवा कारणा स्वरूप आविद्या प्रत्यक्ष म्हणतात कि संप्रदायपूर्वक ज्याला समन्वयपूर्वक शब्द ज्ञान झाल्यानंतर त्या शब्द ज्ञानाचं परोक्ष अस्तित्वात किंचित संदेह नाही संदेहरूपाने परमेश्वराचा अस्तित्वाचं ज्ञान आहे जो या शास्त्राला बिंचूक रूपाने जाणतो व असत्वापादक नावाचं आवरण ज्याला नाही हे निवृत्त झालंय परो ज्ञान आणखी पुष्कळ त्याची लक्षणं आहेत पुष्कळ त्याची प्रयोजन पण आहे मौनामाऊलीच्या शब्दात एक जाता जात सांगायचं म्हणून प्रमा आहे त्याचा विषय समोर आला नसल्या कारणाने परोक्ष आहे रणजल्या सर्वांचं ज्ञान अक्रोक्ष पण भ्रमरूप आहे हे ज्ञान परोक्ष आहे पण प्रमाणजन्य असल्या कारणाने आहे त्याने ते निवृत्त केलेली आहे समन्वयपूर्वक अचूक त्याला म्हणतात त्या परोषानाची निवृत्ती किंवा प्रपंचाची निवृत्ती होणार नाही म्हणूनच कित्येक लोक आपण असं म्हणतो का हो प्रवचन कीर्तन करतात एवढे सगळ्या व्यवस्थेत सांगतात म्हणजे असं का त्याचं उत्तर आहे प्रवचन कीर्तन करतात तर असे त्यांनी केलं नसतं तर काय झालं त्याची तुम्ही एवढे प्रवचन कीर्तन करतात मग असल्याने सांगितलं हे प्रवचन कीर्तन करतायत म्हणून एवढ्या तर याने गरम पाण्याने लोकांची गरज आली असते त्याचा विचार करा उलट हे कशा करता काढायचं की परोक्ष ज्ञानाने सुद्धा कार्य भागत आता काय लागेल आता त्याला दृढ अपरोक्ष ब्रम्हज्ञान जर होईल तर त्याने मात्र अविद्या व अविद्या कार्य संपूर्ण प्रपंचा आणि पूर्णत्या विनाश पूर्ण त्याचा नाश हो नाशाच या निषेधाचं नाशा या अभावाच प्रतियोगीत्व या, या जगताला व अविद्याला येत असल्या कारणाने ज्ञान निवर्त्यत्व मिथ्यातम हे लक्षण आमचं भिंचूक आहे अतिव्याप्ती अव्याप्ती येतं दोष दोषाहून विवर्जित ज्याच्यावर जायला पाहिजे त्याच्यावर जाणार असं बिंचूक लक्ष असल्या कारणाने आणि हे लक्षण ही बिंचूक असल्या कारणाने त्या लक्षावर हे लक्षण जाऊन आपलं उलट कार्य करते व्यावृद्धी करत व्यवहार करत म्हणून याबाबत स्वतः वार्तिक काळ एका प्रसंगाला म्हणतात काय म्हणतात वार्तिकार म्हणतात तत्वमस्या सम्यक जन्म तत्वमस्या श्री मुखाने करून, वचनाची भीती, असलेली बुद्धी योग्य असलेली बुद्धी ती आपल्या जन्माबरोबर अविद्या सहकार्येनिदस्ती भविष्यती ज्यादा बुद्धि निर्माण होती ज्ञान ज्यादा जन्मा लिख्याण दो भविष्य पूर्वी अविद्या ना नहीं होने शक्य नहीं असा निर्धार त्या भगवंताच्या ज्ञानाने मनुष्यालाही वेळी अविद्या व अविद्या कार्य जगत याच्या बाबतीत नास्ती ना भविष्यती असाच निर्धार होतो तीच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अनेक ओव्यांच्या प्रतिपादन केलेली आहे ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की जेल या फुले ज्ञान जे जे नाही त्रिभोवन वाशाने होईल निर्म दृढ स्वरूपाच जेवढं तुम्हाला असेल तेवढं लक्षात घेऊन हाती घेतली आम्हाला तू म्हणाल हाती घेतल्या का त्याचं कारण आहे सांगणाऱ्यानं सांगितलं असतं कि ते दोरे म्हणून तर अप्रोक्ष ज्ञान ठरणार नाही ते परोक्ष ज्ञान ठरेल केवळ अप्रोक्षता आणि दृढ अप्रोक्षता लक्षात घेण्यासाठी हाती घेतली शब्द वापर खरं तरी आवळ येते एखादी अज्ञात राहील तर ते सुद्धा राहणार नाही असं संपूर्ण रूपाने अप्रोक्ष ज्ञान निसंदेहरूपाने अप्रोक्ष ज्ञान दृढ रूपाने अप्रोक्ष ज्ञान जर होईल तर हाती घेतली किती सर्वासा काही माझे म्हणजे ते बी बोध पाहिजे माझा बोध पाहिजे तसा पाहिजे आणि माझा पाहिजे म्हणजे दृढ अप्रोक्ष ज्ञान पाहिजे कारण अप्रोक्ष प्रांतीची निवृत्ती अप्रोक्ष ज्ञानानेच व्हावी असा सिद्धांत असल्या असं जर अप्रोक्ष रूपाचं आपल्याला ज्ञान होईल माझे मोदी नागविमध्ये तो गुंतणार आणि त्याच्या दृष्टीने या जगताचा बोलण्यामध्ये कुठेही विसंगती नाही शास्त्रकारांनी तुम्हाला प्रतीत होणार जगत त्याला व्यावहारिक सत्ता, सत्ता देऊन त्याची कारण अविद्या सांगून म्हणून त्याचा निराश प्रतिपादन केला असल्या कारणाने शास्त्रकारांचं रहस्य मनोगत क्या त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगत सत्यत्व तो सांगण्यामध्ये नाही उलट आम्ही त्या मिथ्या आहे अत्यंत अभाव रूप आहे ह्याच सांगण्यात शेवटी परिवसान होणार आहे असं आपण लक्षात ठेवा म्हणजे कुठेही गोंधळ घोटाळा होण्याची वेळ येणार नाही